पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणे रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण आठवे ती काळ रात्र सैतान व माधव हवेतून दौडत ते येत होते त्यांनी आपली गती जरा मंदावली, ठक ठक आवाज कानावर आला कोठून येत होता तो आवाज ठक ठक कोण काय ठोकेत होते कोण काय दुरुस्त करीत होते इतक्यात माधवाला दोन चार माणसे दिसली ती माणसे काहीतरी उभारीत होती काय रे काय चालले आहे तेथे माधवाने विचारले तुला काय करायचे आहे सैतान म्हणाला ठक ठक आवाज येतो आहे कशाची तयारी काय उभारतायत अरे एका अभागी जीवाला उद्या सकाळी येथे फासावर द्यायचे आहे त्यासाठी ही तयारी त्यासाठी तो वध स्तंभ कोण आहे असा अभागीजीव तुला काय करायचे आहे सांग त्याचे नाव काय त्याने केले नाव सांगितले तर तुला वाईट वाटेल का बरे माझे ओळखीचा आहे तो जीव नुसत्या ओळखीचा नाही तर प्रेमाचा प्रेमाचा कोणावर प्रेम केले मी जगात अशी कोणती वस्तू आहे कोणती व्यक्ती आहे की जेथे माझे आतडे गुंतले आहे हा माझव अनासक्त आहे व्हा रे अनासक्ती सांगतोस की नाही नाव सांगू सांग अरे तिला फाशीची शिक्षा झाली आहे तिला म्हणजे कोणाला तुम्ही माणसे फार विसराळू अरे ती ती म्हणजे कोण जिच्याशी तू माकड चेष्टा केल्यास प्रेम प्रेम करून जिला बिलगलास मिट्या मारलास, कोण मधुरी हो का बरे तिच्यावर तीन आरोप आहेत कोणते बरे आईला विष घालून मारल्याचा प्रियकराकडून भावाला मारविल्याचा आणि स्वतःचे मूलगुप्तपणे नदीत सोडून दिल्याचा अरे रे काही करताना येणार उपाय नाही मधुरीला वाचवलेच पाहिजे ती तुरुंगात आहे दारे बंद आहेत सर्वत्र पहारे आहेत मला सबबी सांगू नकोस मधुरी वाचलीच पाहिजे मृत्यूच्या दाडेतून तिला ओढून काढले पाहिजे उपाय सांग मार्ग दाखव तुझी इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे जा त्या तुरुंगात जा सहारी कुलपे गोळून पडतील पहारेकरी घोडत पडतील तू आत जा तिला आण सोडवून पहाटेचा कोंबडा आरवण्यापूर्वी बाहेर ये कोंबडा आरवेपर्यंत माझी सत्ता मग नाही कोंबडा आरोल्यावरही जर आत राहिलास तर तूही पकडला जाशील ध्यानात दर जा लवकरच रात्र पडेल बाहेर रात्र झाली माधव तुरुंगाच्या त्या भीषण दरवाजाजवळ आला दरवाजा आपोआप उघडला पहारेकरी झोपी गेले माधव आत शिरला मधुरीचा शोध करीत निघाला फाशी जाणारे कैदी कोठे ठेवतात तो पाट्या वाचत निघाला तो फाशी कोठा अशी पाटी दिसली तो आत आला तो त्याला मधुरी दिसली दुःखी कष्टी निराश मधुरी तिचे ते मधुर हास्य कोठे आहे आज तोंडावर प्रेत कळा आहे ती पेंड्यावर पडली होती मध्येच उठे मध्येच निजे तिचे केस पाठीवर मोकळे सुटले होते तेथे एक दिवा मिनमिन करीत होता पाण्याचे मडके होते माधवाला ते दृश्य बघवेना परंतु तो जवळ गेला दार मोकळे झाले मधुरी चल तुला न्यायाला मी आलो आहे चल उठ मधुरी असे तो बराबर बोलू लागला मधुरीने त्याच्याकडे दिनवाड्या दृष्टीने पाहिले ती भ्रमात होती जणू वातात होती आता न्यायाला आलात आता रात्री देणार फाशी सकाळी ना फाशी देणार आहात मग लवकरच आलात आणखी चार घटका जगू दे आता नको रे देऊ मांगांनो दया करा मरणार उद्या मी मरणाशार इतक्या तरुणपणी मरणार हे तारुण्य मातीत जाणार हे सौंदर्य फुकट जाणार या सौंदर्याने तर सहारा घात केला हे सौंदर्य नसते तर कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते मग का या गोष्टी झाल्या असत्या कशाला मिळाले हे सौंदर्य फाशी देणारे सौंदर्य पाप मला वाटत होते की हे पाप आहे तरी मी ते किती सुंदर रूप धारण करून पाप समोर उभे राहते हे पाप आहे असे माहित असूनही आपण त्याच्या मोहात पडतो मोहक सुंदर पाप साप थंडगार वाटला तरी सापचतो पाप सुंदर दिसले तरी मानेला शेवटी फास लावते परंतु सकाळी लावारे फास आता रात्री देणार अशा थंडीत नकारे जा मागारे सकाळी या सूर्याचे किरणे पडतील थोडी उब मिळेल मरताना ऊब मधुरी असे बडबडत होती माधव अधीर होता अगं मधुरी मला ओळखले नाहीस का मी माधव तुझा मी मी मांग नव्हे तुझा प्रियकर माधव तो मी चल लवकर उठ तुला न्यायालया मी आलो आहे धर माझा हात तुम्ही मांग नाही नाही, नाही मग कोण मी तुझा प्रियकर प्रियकर पाहू दे तुमचा हात तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला तिने एक डोळे मिटले छे प्रियकराचा हात असा नसतो हा हात थंडगार आहे यात उभ नाही काही नाही गार गार हात मेलेला हात का मारणार आहात बघू होय हे पा रक्त तुमच्या हातावर आहे माझ्या आईच्या प्राणांचे भावाच्या प्राणांचे आणि त्या चिमुकल्या प्राणांचे सर्वांचे रक्त तुमच्या हातावर भयान भेसूर हात दुष्ट दुष्ट हात हा का हात नाही नाही मधुरी काय तू अशी भ्रमिठासारखी काय करतेस वेळ नाही उठ माझ्याबरोबर चल मी माधव तू ओळखीत नाहीस ज्याची वाट बघत असतेस तो मी माधव होय उठ मधुरी उट असे काय करतेस हां ओळखले काल आलाच वाटतं सर्वनाश झाल्यावर दर्शन दिलेत अजून सर्वनाश झाला नाही मी आलो आहे वाचवायला उठ निघ बोलण्याची आता इच्छा नाही सारा खेळ खलास आता कशात राम नाही परंतु आला एका बरे झाले मी आता सांगते ते नीट ऐका त्याप्रमाणे करा नाही म्हणू नका हे बघा उद्या मला फाशी देतील मी मरेन माझे प्रेत तुम्ही मागा आणि अग्नी द्या कोठे बरे द्याल आईला दिलेला आहे तिथेच द्या आईच्या अगदी जवळ नको कारण मी पापी आहे परंतु आईचा आधार असू दे भाऊलाई तिथेच दिलेला आहे आईच्या कडेला मला अग्नि द्या आणखी एक सांगते गावाबाहेर ती नदी आहे ना तिच्या तिरा तिराणे बघत तरी लवाळ्यात सापडेल माझे बाळ सापडेल जन्मतासते मी सोडून दिले नदीचा स्वाधीन केले तरी सापडेल सापडेल त्याचा सांगाडा त्याला आना, आणि माझ्या स्तनावर त्याला ठेवा त्याला एकदा सुद्धा नाही हो पाजले स्तन भरवून येतं परंतु बाळ कोठे होता आना हो त्याला शोधून आणि माझ्याजवळ ठेवून माझ्या स्तनाशी त्याला ठेवून दोघांनाही एकदमच अग्नी द्या हे काय रडायला लागलात वाटते कर्म हसावे मग रडावे परंतु डोळे पुसा ऐका नीट कर्तव्य कठोर असते ते केलेच पाहिजे कराल ना मधुरी असे का तू तुम म्हणतेस तू मरणार नाहीस तू वाचशील आपण दोघे एकत्र राहू सुखात नांदू चल उठ दर आहात वेळ नाही नीक नका अशी मला मरू दे कशाला आता जगायचे आणि समजा तुमच्याबरोबर आले तर पुन्हा पकडतील पुन्हा तीच शोभा खरे ना परंतु आपण लांब लांब जाऊ दुसऱ्या देशात जाऊ तिथे कोण येईल दरायला, कोण येईल पकडायला उट दुसरा देशात या देशातील पोलीस येणार नाहीत त्यांचा ससेबिरा चुकेल पण पण काय उट माझ्या हृदयातील सत्सद विवेक बुद्धीचा पोलीस कसा दूर ठेवणार कोठे पाताळात गेले तरी हे मनातील विंचू दंश करीत राहणारच नको आता जाणे नको आता मरणे श्रेयस्कर पश्चाताप झाला आहे मरणाने मी मुक्त होईन प्रभू मला जवळ घेईल मी तुमची तिथे वाट बघत बसेन माझ्या पश्चातापाने तुम्हीही पवित्र होऊन याल तेथे भेटू मधुरी उट तो तिची बकोटी धरून म्हणाला नको खरंच नको ती म्हणाली बाहेरून सैतान हाका मारू लागला लवकर या बाहेर वेळ संपत आली कोमडा आरवेल आटपाल झटपट चल मधुरी उट वेळ नाही उठ नको खरेच नको लवकर या वेळ भरत आली चला झटपट नाहीतर अडकाल मधुरी जा तुम्ही मी वर वाट बघेन चलो वे झाली चलो मधुरी स्वर्गात आता मधुरी भेटेल तेथे सारे गोड होईल चलो कोमडा आरवणार एक क्षण चलो नाही येतं नाही मर जा असे म्हणून माधव झटपट बाहेर निघून गेला करी जागे झाले चाराची ठोके पडले आल बेल बराबर हे अशा गर्जना झाल्या काय माधव चल कुठेतरी लांबने सैतान हसला माधव काही बोलला नाही